स्कंद पहिला अध्याय आठवा अध्याय आठवा देवीचे महात्म्य व स्ुती हे सुता यावरून ज्ञानीपुरुषांनी स्मृती पुराणे निर्माण केली हा निर्णय वेगळाच आहे ब्रह्मा विष्णू महेश या तीन सनातन देवांशिवाय ब्रह्मांडात कोणीही श्रेष्ठ नाही ब्रह्मदेव उत्पत्ती करतो विष्णू पालन करतो आणि महेश लय करतो तिनही देव एकच असून रज सत्व आणि तमयाने ते युक्त आहेत म्हणून कार्य करण्यास समर्थ होतात त्यामध्ये रमापती आदि देव आणि जगन्नाथ असा जो पुरुष श्रेष्ठ हरी तोच श्रेष्ठ आणि सर्व करण्यास समर्थ आहे परंतु तू त्याला वश करून निदृष्ट केलेस विष्णूचे ज्ञान हालचाल कोणीकडे गेली हे भाग्यवान सुता जिने विष्णूला जिंकले ती शक्ती कोण कुठून उत्पन्न झाली सामर्थ्य कसे हे तू कथन कर अग्निचे ठिकाणी कुंडलिनी शक्तीचा वियोग झाल्यास शिवसुद्धा शब होतो त्याचप्रमाणे ब्रह्मादिकांपासून स्तंभापर्यंत सर्व चराचर प्राण्यांचे ठिकाणी सामर्थ्य म्हणून जे आहे ते त्या शक्तीचेच रूप होय शत्रु विजय, गमन भोजन आदी कोणी असमर्थ असल्यास त्याला विद्वान अशक्त म्हणतात म्हणून शुद्ध बुद्धीने पुरुषाने तिचीच उपासना करणे योग्य आहे विष्णूच्या ठिकाणच्या सात्विक शक्तीचा वियोग झाल्यास त्याला पालन कर्म करता येणार नाही ब्रह्मदेवापासून राजशक्ती निघून गेल्यास तो सृष्टी उत्पन्न करण्यास असमर्थ होतो तसेच शिवाची तामस शक्ती नसेल तर तो लय करण्यास असमर्थ आहे तेव्हा सर्व प्रकारे विचार केल्यास ती शक्तीच ब्रह्मांड उत्पन्न करते त्याचे रक्षण करते आणि स्वच्छेने संसारही करते विष्णू महेश्वर इंद्र ब्रह्मा अग्नी सूर्य वरुण हे शिवाय आपापले कार्य करण्यास समर्थ होत नाहीत ती कार्य करण्यास तीच शक्ती प्रत्यक्ष दृष्टोत्पत्तीस येते या शक्तीमुळेच देव आपापली कार्य करण्यास असमर्थ होतात म्हणून स्वतःचा उत्कर्ष साधण्याची इच्छा करणाऱ्या प्रत्येक पुरुषांनी त्या शक्तीची आराधना करावी धर्म अर्थ काम मोक्ष सर्व मनोरथ पूर्ण करते माया मोहात गुरफटून गेलेल्या जना तिचे ज्ञान असूनही इतरांना मोह पाडतात ते मूड होत उदरभरणार्थ वेगवेगळी कर्मे करणारे कलीच्या प्रेरणेनेच करतात इतर भिन्न धर्माप्रमाणे वेद ब्रह्म धर्म हा कलियुगात उत्पन्न होत नाही विष्णू पूर्ण व्हावे विष्णू महेश ही नाना प्रकारचे यज्ञ करीत असतात ब्रम्हज्ञ परमात्मा रूप जी सनातन देवी आहे तिची सर्वदा पूजा करीत असतात तेव्हा या शक्तीचे सेवन करून सर्व शास्त्रांचे रहस्य समजून घेतले पाहिजे नारदमुनी सांगितलेले त्यांनी कृष्ण द्वैपालना कथन केलेले आणि त्यापासून मी श्रवण केलेले ते शास्त्र रहस्य सर्व निश्चयी विद्वानाने सर्वदा शक्तीचे सेवन करावे सर्व भूतांचे ठिकाणी शक्तीच आहे अध्याय आठवा समाप्त